पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्यापाटील प्रकरण चौदावे सहकारी पशुपालन आपल्या स्वतःच्या घरात गुऱ्याढोरांच्या हिताकडे योग्य व शास्त्रीयदृष्टीने पाहणे हे एकट्या शेतकऱ्याला मिळीच शक्य नाही इतर अनेक कारणांप्रमाणे सामुदायिक प्रयत्न होत नाहीत ही गायींची पैदास निकृष्ट प्रतीची होण्याचे आणि एकंदरीत गुराढोरांची स्थिती खालवण्याचे प्रमुख कारण आहे जीवनात प्रत्येक शाखेत सामुदायिक अथवा सहकारी प्रयत्नांचा अवलंब करावा याच ध्येयाने दुनिया आज वाटचाल करीत आहे या दिशेने पुष्कळ कार्य झालेले आहे आणि होत आहे हे तत्व आपल्याकडे आलेले आहे परंतु त्याचे रूप असे चित्रविचित्र झालेले आहे की त्यामुळे आमच्या देशातील गरीबांना त्याचा काही फायदा होत नाही त्याप्रमाणेच लोकसंख्या वाढल्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या जमिनी दिवसेंदिवस कमी होत आहे शिवाय एका व्यक्तीजवळ जी जमीन असते तिचे तुकडे झालेले असतात अशा शेतकऱ्यांनी घरी गुरे पाळणे आत्मघातकीपणाचे आहे परंतु आज त्यांची नेमकी ही स्थिती आहे अर्थशास्त्र विचाराला जे प्राधान्य देतात आणि धार्मिक नैतिक अगर भूतदयामूलक विचारांकडे जे दुर्लक्ष करतात त्यांचे अगदी आक्रोश करून सांगणे आहे आजकाल शेतकऱ्यांची गुरेढोरेच त्याला खाऊन टाकीत आहेत कारण त्यांच्या धाण्या जो खर्च होतो तो त्यांच्यापासून होणाऱ्या मिळकतीच्या मनाने अगदीच विषम प्रकारचा व प्रमाणाभार आहे ते म्हणतात की सरसकट अशा निरुपयोगी जनावरांची हत्या न करणे हा मूर्खपणा आहे जे भूतदयावादी आहेत त्यांनी या प्रश्नाबद्दल काय धोरण स्वीकारावे याचे उत्तर असे उघडच आहे की आपण अशी एखादी युक्ती शोधून काढली पाहिजे जी योजली असता गुराडोरांचे प्राणरक्षण करता येईल आणि आपल्याला ती भार होणार नाहीत माझी खात्री आहे की सहकारी प्रयत्नांची आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मदत होईल पुढे दिलेले तुलनात्मक विचार उपयुक्त ठरतील एक सामुदायिक पद्धतीमध्ये आजच्या प्रमाणे कोणाही शेतकऱ्याला गुरे आपल्या घरात ठेवता येणार नाही त्यांच्या श्वासोच्छवासाने हवा बिघडते व जागाही ते खराब करतात पशु पशुसमवित राहणे यात भूतदयाही नाही व शहाणपणाही नाही मनुष्याने असे रहावे अशी योजना नाही गुरेडोरे आज जी जागा अडवून बसतात ती शेतकऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या कामी येईल मात्र त्यासाठी सामुदायिक पद्धतीचा सा अवलंब केला पाहिजे दोन जसजशी गुरांची संख्या वाढत जाते तसतसे शेतकऱ्याला घरात राहणेच अशक्य होते म्हणून तो वासरे विकून टाकतो व मशीनना होणाऱ्या पारडांची कत्तल करणे त्याला भाग पडते किंवा त्यांना बाहेर हाकून देऊन उपासमरणे त्यांचे मरण उढवून आणावे लागत जर सहकारी पद्धतीने गुरांची काळजी घेण्याचे ठरवेले, तर हा सगळा अमानुषपणा टाळता येईल तीन सामुदायिक पद्धतीचा सा अवलंब केल्याने गुरे जेव्हा आजारी पडतात तेव्हा त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देने खात्रीचे होते कोणाही सामान्य शेतकऱ्याला स्वतःच्या जबाबदारीवर हे अशक्य आहे चार त्याचप्रमाणे एक निवडून घेतलेला पोळ अनेक गायींची गरज पुरी करण्याला सामुदायिक पद्धतीखाली बाळगता येईल नाहीतर कोणीतरी उपकार करण्याचे मनात आणल्याशिवाय अशक्य होईल पाच सहकारी पद्धतीने एकादे मोठे कुरण गुरचरणासाठी किंवा गुरांना हिंड्या पिण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल आज अशा प्रकारची काही व्यवस्था वैयक्तिकरितीने शेतकऱ्यांना करता येत नाही सहा पद्धती खाली चारा पाण्याचा खर्च बराच कमी होईल सात चांगल्या किमतीला दुधाची विक्री करणे बरेच सुलभ होईल आणि एक व्यक्ती दुधात भेसळ करण्याचा जो मोह उत्पन्न होतो त्याची गरज राहणार नाही आठ व्यक्तीशः प्रत्येक गायीची अथवा म्हशीची पात्रता ठरविले कठीण आहे परंतु खेडेगावातील सर्वच गुरांची तपासणी करण्याचे ठरविले म्हणजे ते कठीण होणार नाही व त्यांची प्रत व पात्रता सुधारत जाईल नऊ सहकारी रितीने गुरांचे पालनपोषण व्हावे या सिद्धांताच्या पुष्टीसाठी यापूर्वी सांगितलेले फायदे म्हणजे पुरेसा युक्तिवाद आहे सर्वात महत्वाचे कारण म्हणले म्हणजे खासगी रितीने गाई मशी पाळण्यामध्ये आपण त्यांची स्थिती वाईट करतो व आपली वाईट करून घेतो आणि म्हणून हे वैयक्तिक पश्पालन सोडून दिले पाहिजे तेव्हाही सहकारी पशुपालनाचे सुधारणा अंमलात आणून आपण आपले स्वतःचे व त्यांचे रक्षण केले पाहिजे त्याचप्रमाणे माझे असे ठाम मत आहे की सामुदायिक सहकारी शेतीचा सा अवलंब केल्याखेरीज शेतीचे पूर्ण फायदे आपण कधीही मिळवू शकणार नाही खरोखरच जमिनीचे कसे तरी तुकडे करण्यापेक्षा शंभर कुटुंबांनी सामुदायिकरितीन सगळी जमीन कसून निघालेले उत्पन्न शंभर हिशांमध्ये वाटावे हे संयुक्तिक नाही काय आणि जे जमिनीला लागू पडतधनालाही लागू पडत एकदम ही नवी पद्धती स्वीकारण्याला लोकांना अनुकूल करणे हे कठीण आहे ही अगदी स्वतंत्र बाब आहे सरळ आणि अरुंद रस्ता हा चालायला नेहमीच कठीण असतो गो सेवेच्या कार्यक्रमातील प्रत्येक पाऊल हे काटेरी आहे पण अडचणी ओलांडून जाऊनच आपला रस्ता अधिक सोपा होण्याची आशा आपण करू शकतो खासगी प्रयत्नांपेक्षा सामुदायिक प्रयत्नांनी पशुपालन अधिक फायदेशीर आहे हे सांगणे एवढा स्तूर्त उद्देश आहे माझेशिवाय असे म्हणणे आहे की सामुदायिक प्रयत्न हाच बरोबर मार्ग आणि वैयक्तिक प्रयत्न हा चुकीचा मार्ग आहे खरे पाहता सहकार्यानेच व्यक्तीला आपले स्वातंत्र्य संरक्षता येते पशुपालनाच्या बाबतीत वैयक्तिक प्रयत्नांनी स्वार्थपरता व दयाहीनता यांची वाढ झाली आहे आणि सामुदायिक यत्नांनी या दोनही प्रवृत्तींचा नायनाट न झाला तरी ध्रास खचितच होईल हरिजन पंधरा दोन एकोणीशे बेचाळीस